मैथिलेचा शोध घेत <coughs> वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग पंधरावा मैथिलेचा शोध घेत त्या वृक्षावर बसून तो पाहत राहिला त्याची दृष्टी खाली भूमीकडे होती तेथे चाललेले सर्वतो तो पाहत होता ती भूमी संतानक लताने वेढलेल्या वृक्षाने शोभत होती दिव्य गंध रस याने ती संपन्न होती सगळीकडे तिची सारखीच शोभा दिसत होती नंदन त्या वनिकेत हरिण आणि पक्षी यांची गर्दी होती तेथे मोठे मोठे वाडे आणि उंच उंच हवेल्या दाटीवाटीने होत्या कोकिळांच्या पूजनाने ती निनादत होती सोन्याच्या वर्णाची कमळे आणि लाल पद्मे असलेल्या पुष्करणीने ती शोभत होती बिछायती टाकलेल्या बैठका तेथे होत्या भूमीच्या पोटात असलेली कितीतरी गृहे होती सर्व ऋतूतल्या फुलांनी आणि रम्य फळाने युक्त असलेल्या वृक्षांची तेथे दाटी होती फुललेल्या अशोकांच्या कांतीने ती सूर्योदयावेळच्या प्रभेसारखी लाल दिसत होती तेथे बसलेल्या मारुतीला ती पेटल्यासारखी दिसत होती डोक्यावर जणू मारलेल्या बहुरंगी फुलांचा शेकड्याने खाली सडा पडल्यामुळे झाडे पक्षांनी एकदम पाने फुले विरहित करून टाकली की काय अशी ती वनिका झाली आपल्या रम्यतेने मनाचा शोक घालवणाऱ्या अशोक मुळापासून फुले भरलेली होती त्या फुलांच्या अतिभाराने ती झाडे जणू वाकून भूमीला स्पर्श करीत होती अशा अतिफुरलेल्या कंढेरी होत्या पळस होते त्यांच्या कांतीने त भूभ जणू सर्व बाजूने पेटल्यासारखा दिसत होता तेथे पुन्हा सप्तवर्ण चंपक उद्दालक हे वृक्ष त्यांचे मुळे वाढलेले आणि खूप फुललेले असे पुष्कळ होते ते काही सोन्यासारखे तर काही अग्नीच्या ज्वालासारखे दिसत होते काही काळ्या अंजनासारखे होते अशोक वृक्ष हजारोनी होते जणुती वनिका म्हणजे देवांचे नंदनवन किंवा मनोहरी चैत्ररथ वनस होते त्या अशोक वनिकेत वानस वीरश्रेष्ठाला तेथून जवळच एक उंचा देवालयासारखा प्रासाद दिसला तो नंदनवनाला काय किंवा चैत्ररथ वनाला काय मागे सरील असा अकल्पनीय दिव्य र दिव्य रम्य शोभेने युवत युक्त पुष्परूपी नक्षत्रगणाने भरलेला त्यामुळे जणू दुसरे आकाशेत असा दिसत होता शेकडो पुष्परूपी रत्नाने तो बहुरंगी दिसत होता सर्व ऋतूत फुलणाऱ्या मधुर सुगंधाच्या फुलांनी डवरलेल्या वृक्षामुळे तो पाच पाचवा सागरच जणू दिसत होता हरिण आणि नाना प्रकारच्या निनादाने ते उद्यान रम्य झाले होते अनेक सुगंध तेथे वाहत होते एक प्रकारचा मनोहर पुण्यगंध तेथे दरवळच होता जणू दुसरा गंधमादन पर्वतच असा गंध संपन्न तो चैत्य प्रासाद होता त्याला सहस्त्र सहस्रस्तंभ होते कैलासा सारखा शुभ्र वर्णाचा तो मध्ये उभा होता त्याला प्रवालांच्या पायऱ्या होत्या शुद्ध सोन्याच्या उंच बैठका होत्या आपल्या दैदिप्यमान प्रभेने तो जणू डोळ्यांना बंदिस्त करून ठेवित होता तो निर्मळ होता आणि आपल्या उंचीने तो जणू आकाशाला स्पर्श करीत होता मग राक्षस राक्षसीने वेढलेली मलिनवस्त्र ने नेसलेली उपवासालेली दिन पुन्हा पुन्हा श्वास टाकणारी अशी शुभ्र चंद्रामुळे अग्निची ज्वाळा जशी धुराच्या लाट लोटाने झाकली जावी तशी तिची प्रभा झाकली गेली होती तिच्या अंगावर एकच उंची पण जीर्ण झालेले असे पिवळे वस्त्र होते ती चिखल भरलेल्या शोभा नसलेल्या कमळे नसलेल्या एखाद्या पुष्कर्णीसारखीच दिसत होती कष्टी दुःखाने क्षीण मंगळ ग्रहाने पिडलेल्या रोहिणीसारखे गरीब बापडे मुखावरून अश्रू ओघळत उगलत, असलेली केविलवाणी उपवासाने कृष झालेली शोकातच मग्न होऊन राहिलेली सतत दुःख वाटायला आलेली आपल्या कळपातून सुटलेली आणि कुत्र्याने घेरलेली हरणे तशी आपली प्रिय माणसे न दिसता राक्षसींचा वेढा पडलेली कमरेच्या खालपर्यंत पोहोचणारी काळ्या नागासारखी एकच वेणी असलेली मेघ निघून गेल्यानंतर नीलवर्णाच्या वनराजेने शोभणाऱ्या भूमीसारखी दिसणारी सुखात वाढलेली पण आता दुःखाने व्याकुळलेली आपत्तींचा अनुभव नसलेली अशा त्या विशाल नेत्रांच्या कृषी आणि मलिनास अवस्थेत असलेल्या स्त्रीला पाहून ती सीतात असावी असा त्याने तर्क केला आणि त्या तर्काला पुष्टी देणारी कारणेही त्याला मिळाली मनाला येईल ते रूप घेणाऱ्या राक्षसाने हिचे हरण केल्यानंतर त्यावेळी दशा स्वरूपात ती दिसत असेल तशीच ही दिसत होती पूर्ण चंद्रासारखे हिचे मुख सुंदर होतन असलेली ती देवी आपल्या प्रभेने दिशा उजवून टाकत होती तिचा कंठ निवसर बिंब फलासारखे तिचे ओठ लाल चुटुक तिची कंबर सुंदर आणि अवयव जेथल्या तेथे रेखल्यासारखे होते तिचे डोळे पद्मकमळासारखे किंवा पळसाच्या फुलासारखे लालसर होते मदनाची जशी रती तशी ती सीता होती पूर्ण चंद्राची प्रभाव जशी जगाला हवी हवीशी वाटते तशी ती जगाला प्रिय होणार होती एखाद्या व्रतस्थ तापसीप्रमाणे ती सुरूपवती भूमीवर बसली होती भुजंगराजाच्या नाहिणीप्रमाणे ती भिरू एकसारखे निश्वास टाकत होती अग्नीची ज्वाळा जशी धुराच्या पडद्याने झाकून जावी तसे तिच्या मुखावर शोकाचे जाळे पसरल्यामुळे तिची प्रभा लोपडी होती अनिश्चित बने बनलेल्या स्मृतीसारखी गळून पडलेल्या वृद्धीसारखी तडा केलेल्या श्रद्धेसारखी नष्ट झालेल्या आशेसारखी मध्येच विघ्न आलेल्या सिद्धीसारखी कलुषित झालेल्या बुद्धीसारखी न घडलेल्या खोट्या आरोपाने क्षीण झालेल्या कीर्तीसारखी अशी ती हरिण पाटसासारखे नेत्र असलेली भेटीत अडथळा आल्यामुळे आणि राक्षसगणाने पीडा दिल्यामुळे भीरभीर दृष्टी फिरवायच होती तिचे मुख अश्रुजलाने भरलेले होते तिच्या काळ्याभोर पापण्या वक्र झाल्या होत्या मुखमुद्रा अप्रसन होती आणि ती पुन्हा पुन्हा उसासे टाकत होती तिच्या अंगावर मळाचे पूर चढले होते बापुडवाने झालेली ती अलंकार लियाला अलंकार लिहायला पात्र असूनही अलंकार ही काळ्या मेघाने चंद्राची प्रभा जशी झाकावी तशी तिची कांती झाकली गेली होती अशा सीतेला पाहून ही सीताच असेल की नसेल असा संशय त्याच्या मनात उत्पन्न झाला उजळणीच्या अभावी शिकलेली विद्या फिकी पडावी तसा हा त्याचा संशय होता अशुद्ध वाणी बोलल्याने जसा तिच्यातून वेगळाच अर्थ निघावा तशा भूषणविहीन सीतेला हनुमानाने फार कष्टाने ओळखले त्या नाव न ठेवण्यासारख्या विशाल नेत्रांच्या राजपुत्रीला पाहून आपल्या तर्काला एक एक पुष्टी जोडित्याने ही सीता असे अनुमान केले रामाने मागेची भूषणे वैदेहीच्या अंगावर असल्याचे वर्णन करून सांगितले होते ती तिच्या अवयवांना शोभा देणारी भूषणे त्याला दिसली दौंडदारशी कानातली वेढी धनश्र नावाचे योग्य जागे असलेले अलंकार रत्ने आणि प्रवाळ यांनी चमकणारी हातातली भूषणे फार काळ अंगावरच राहिल्यामुळे काळी पडलेली पण आपापल्या योग्य स्थानी असलेली जशी रामाने वर्णिली तशी ही सारी मला दिसत तिकडे जी टाकलेली होती ती इथे मला दिसत नाही जी तिने टाकली नव्हती तीच ही आहेत या संशयाने सोन्यासारखे चमकणारे पिवळ्या रंगाचे तिचे उत्तर्य पर्वताला चिकटून गळून पडलेले त्यावेळी वानराने पाहिले होते भूमीवर पडलेली मुख्य मुख्य भूषणे पाहिली होती ती हिनेश टाकून दिली होती आणि खणखण आवाज करीत पडली होती हे ते नेसलेले वस्त्र फार अंगाव अंगावर राहिल्यामुळे अधिकच जीर्ण होऊन गेले होते तरी त्याचा रंग कमी झालेला नाही त्या दुसऱ्या वस्त्रासारखेच ते कांतिमान आहे हीच ही ती सुवर्णकांतीसारखे अंग असलेली रामाची प्रिय पट्टराणी ही सती त्याच्याजवळून नाहीशी झाली असली तरी त्याच्या मनातून नाहीशी झालेली नाही ही स्त्री जिच्याकरता राम कारुण्याने सदैव शोकाने आणि मदन व्यथेने अशा चार तापाने पिळल्या पत्नी नष्ट झाली म्हणून कारुण्य आश्रिता आली म्हणून सजयता ही नष्ट झाली याचा शोक आणि प्रेम असल्यामुळे मदन बाधा रामाचे रूप जसे अंग प्रत्यंगात सौष्ठव दाखवणारे तसेच या देवीचेही त्याला शोभणारीच ही काळ्याभोर डोळ्यांची सुंदरी आहे या देवीचे मन त्याच्या स्थिर झाले आहे असे त्याचेही हिच्या ठिकाणी सुस्थिर झाले त्यामुळे तो आणि ती एवढा काळ का होईना जिवंत आहेत प्रभु राम हिला टाकून राहिला आपला देह धारण करून आहे शोकाला बळी पडला नाही हे त्याचे अति कठीण कर्म आहे अशा रीतीने वायुपुत्राला सीता दिसल्याने फार आनंद झाला तो मनानेच रामाकडे गेला आणि प्रभूला त्याने हे सारे सांगितले सुंदरकांडाचा पंधरावा सर्ग समाप्तो